देव महेश्वर साक्षात परब्रम्ह तक्रतुंड काय सूर्यकोटी संप्रभ निर्विघ्न या ग्रंथातील आचार्या नाव समुद्री पोळले चे मध्ये अंध झाले तौरेशीत वाहू लागले मार्ग सुचे नाता ऐशे विश्व बहुत बुडाले जीव म्हणून धावू लागले कुणीचे स्मरण विसरले मी कोण ऐसे तयासी मुक्त करावाया पूर्ण तू बा उतरला औषधी देऊन मोचन करी ऐसे औदार्य तुझे सघन म्हणून आलो मी शरण दया नव कृपा करून मज दातारे तारावे आपण अपन आपना पावे ऐसे माझे मनी बोलावे ते दातारे गोचर करावे रोकडे ब्रह्म ऐसा शिष्याचा प्रश्न ऐकून ज्ञाना भरते आले स्वामी लागून आसन सांडून या तयक्षणी कडकडोनी भेटले रे बाळ का ऐक निर्धार तुझा प्रश्न तो वागवणार माझे कंठे बैसलास आचार बरे घेय निज मग स्नेहाळे नवल केले वसंगाशी शिष्या घेतले अर्थमात्र रस काढिले पूर्ण फुंकले कन खडतर औषध दिव्य रसायन नयनी झोंबले जाऊन डोळ्याचा डोळा फोडून सूर्य भिदिले पूर्ण अंश गगनी भिदिला अर्क तो पिंडा माजी उत्तरला त्रिकूट श्रीहाट चुराडा केला चेवी भरला गगनगर्वी चौदेहाचा आट भ्रांती पडली बळकट किंवा बाळ निश्चेष्टीत पडे ऐसे पाहुनी सद्गुरुनाथ पद्महस्त मस्तकी ठेवीत वत्सा सावध त्वरित निज रूप पहा आपुले जागृत करुनी ते अजपाची दोरी देऊनी जवळी ंगम डोल्लारी तयविळी अलक्ष लक्षी बैसविले धैर्याचे आसन बळकट आणि इंद्रिये ओढणी सघट धरे उर्दू पंथे वाटनीट रळपदी लक्ष लावी रे करुणिया जाणीव मागे सारुणी नेनिव्य जे जे जाणीव आणि अभिनव ते तू नव्हेसी तत्वता तई मार्गाची करू नवाळी प्रथम घंटानादाची नवाळी दुसरी किंकणीची मेवाळी तिसरी अनुहत कोल्हाळ ता अग्रे लक्ष लावी काय दिसेल ते न्याहाळी चंद्र ज्योती प्रकाशली विव बाधिला बळकट ते सुख अंतरी घेऊन पुढे चाल करे संगमी तेथे विजुयसा कामिने चमकताती सुवर्ण रंग तेही जाणुने मागे सारी पुढे सूर्यबिंब उधारी ज्वाळा निगती परोपरी डंडळू नको कल्पांती वायोमुख करोनी येथे गिळोवेगे सूर्यकिरणाते मग देखसी आनंद मार्तना तेजो मय मम पुत्रा अनंत भानू तेज अद्भुत निरंगार ज्वाळा उसळत हरिष्ट तेथे न दुर्गट दुर्घटव्यूह तेथीच तेथे हुशारीचे काम अग्री लक्ष लावून नेम त्रे लावून सुगम मागे सारी सूर्याते पुढे दिसेल जे नवल ते पाहि हंस मेळ चंद्र किरण शीतळ पाहसी तू मम वत्सा तेवा मागील दाह शमेल शीतळाई सर्वंगी होईल चंद्राची प्रभा सुडफडीत चांदणेचा डोळा पाहितीत वर्म विदेही चिन्मय सुखाची बवाई भोगी आपुली कीगा अनुभवाची शिग भरली अग्रापरी उसळली भूमंडळी प्रभा पडली कर्पूर वर्ण नभ जा तया मध्यगी सगन अडळपद दैदिप्यमान उर्वरित ब्रम्हजान ध्रुव बैसला आढळते ते तुझे स्वरूप नेटे भेट बोटे जेथे समस्त जानने आटे एके जालाशी धिटे बळकटपणे बलाढ्य ऐसेचे मरण गेले चांगणे ऐकणे मुराले एकवत्वपणे एकचे शांती येऊने माळ घाली अलक्ष सेजे निजली हंस पदे झाली सुख सुखाते निमग्न येथील अनुभव घेऊन तो अनुभव पाहे कलटुनी आला मार्ग ते क्षणी दिसेनासा झाला की कुट श्रीहाट गोल्ट गोळाले ते औटपिट हिडा पिंगळा सुषुप्ना तट विराले ते स्वत्म सुखे तुळ सुष्म कारण नेनो काय झाले महाकारण इंद्रिये चुमकली जान ठाव मोडले तयाची पंचभूताचे खवले तयाचे ठावची फुसले अपरिमित आनंदले निमग्न झाले सुखात सखोल भूमके ऐसे झाले सुख सुखाशी घोटले सोये आत्मत्व प्रगटले माझे देही रोकडे, मग सहज समाधी जिरवून शिष्य उठला घाबरा होऊन हे सद्गुरूचे देणे काय म्या भावे, जरी स्तुती तयाची करावी माझी मती नाही बरवी अनिर्वाच्य गती बोलावी परा कुंठित आता जी मी लढिवाळपणे कृपेने करीतोस्तवन तुव्या पुढे कदत्य जाण तैशापरी बोलहे जय जयाजी करुणाधु जय जयाजी जय जयाजी बाळू कृपानगा समर्थ जय जयाजी अविनाशा जय जयाजी परेशा जय जयाजी दया जय जयाजी पूर्ण चंद्रा जय जयाजी अलक्ष विहारा जय जयाजी भवसिंधु भास्करा आनंद प्रभू तुझी स्तुती करिता सांग वेद स्तुती झाले अव्यंग ते, ते प्राकृत मी कांग वर्णवया योग्य नवे। कल्याण म्हणे रामदासा माझा मुकेपणाचा ठसा ते मोडून वसौसा मज आपनायसे केले ऐकून मृदुवचन कुरुवाळले तया लागून कुरु शिष्य हे बोलणे उरले नाही तैवेळी एकपणे एक, एक चि झाले ऐक्य रूपी मिळाले करोनिया सुख उसळले नाही पण जाऊनी उगर्णीचा पाक जाला भाजनी सुरा सुगरागवला तव बोल बोलिले साधकाचे आले डोलो लागले होताती। यापरते वाढिला अक्षपदी सु राम दशरची आन एक पत्नी जो सु श्रोते स्रो, ऐकता यथार्थ दिसत होते रामचंद्रार्पण असत